पुस्तक बापूंचे आशीर्वाद दररोज करिता विचार लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील भाग सात बापूंचे आशीर्वाद दररोज करिता विचार दिल्ली एप्रिल चौदा एकोणीसशे शेएच्या काळजी करणारा ईश्वर असेल तर आम्ही का काळजी करावी एप्रिल पंधरा एकोणीशे भौतिक कारणाने जितके लोक मरतात त्यापेक्षा काळजी केल्यामुळे जास्त मरतात एप्रिल सोळा एकोणीसशे दररोज मरण्यापेक्षा एकदा मरणे चांगले एप्रिल सतरा एकोणीसशे शेएच्या माणसाचा जेव्हा धीर सुटतो तेव्हा त्याने मौन धरावे आणि मन शांत झाल्यानंतरच बोलावे एप्रिल अठरा एकोणीसशे शेएच्या माणसाला जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा तो मुक्त होतो एप्रिल एकोणीस एकोणीसशे शेएच्या आपल्या आंतरजीवनापेक्षा बाह्यजीवन जेव्हा सरस होते तेव्हा वाईट परिणाम होणे अपरिहार्य असते एप्रिल वीस एकोणीसशे एका माणसाच्या क्रौऱ्यावरून दुसऱ्या माणसाच्या शौजज्ञ मोजवाप करता येते एप्रिल एकवीस एकोणीसशे रामाला शोबेल अशा प्रकारे वर्तन न करता रामनामाचा जप करणे व्यर्थ आहे एप्रिल बावीस एकोणीसशे शेच्या परिपूर्णता हा माणसाचा केवळ आदर्श आहे तो कधीही साध्य करता येऊ शकत नाही कारण माणूस अपरिपूर्ण म्हणून जन्माला आला आहे एप्रिल तेवीस एकोणीशे जो त्याग केल्यानंतर पश्चाताप होतो तो त्याग नसतो एप्रिल 24 एकोणीसशे शेएच्या जेव्हा आतील दिवा उजळतो तेव्हा त्याने संपूर्ण जग उजळते एप्रिल 25 एकोणीसशे ला शे चा जे मापदंड इतरांना लागू होतात ते आपल्याला न लागू होणे कसे शक्य आहे एप्रिल सव्वीस एकोणीसशे जेव्हा तुम्हाला सर्व लोक टाकून देतात तेव्हा ईश्वर तुमच्याबरोबर असतो एप्रिल सत्तावीस एकोणीसशे तुमच्या अंतकरणात जेव्हा स्वर्गासह ईश्वराचा वास असतो तेव्हा तुम्हाला अधिक काय हवे असते एप्रिल 28, एकोणीसशे शेच्या धीराची फळे गोमटी असतात एप्रिल एकोणतीस एकुन एकोणीसशे शेच्या माझ्या कामाकरता मी कोणावर का विसंबून राहू एप्रिल तीस एकोणीसशे शेच्या तुम्ही कोणावर रागावाल तुमच्या स्वतःवर तसे दररोज करा इतरांबरोबर तसे करण्याचे कारण काय मे एक एकोणीसशे आपण एकाच वेळी दोन विरुद्ध दिशांनी वर्तनाच काय विचारही करू शकत नाही सिमला मे दोन एकोणीसशे शेएच्या जसजसे आपण आपल्या आदर्शाजवळ पोहोचू लागतो तस तसे आपण अधिकाधिक प्रामाणिक होऊ लागतो मे तीन एकोणीशे शेच्या चांगले विचार असणे ही एक गोष्ट आहे आणि त्यानुसार वर्तन करणे ही वेगळी गोष्ट आहे मे चार एकोणीसशे एकांताचे लाभ अनुभवानेच कळू शकतात मे पाच एकोणीसशे जी श्रद्धा विपरीत परिस्थितीतही टिकून राहते ती खरी श्रद्धा असते मे सहा एकोणीशे शेच्या गोंगाटाने गोंगाटावर विजय मिळवता येत नाही शांततेने तो मिळवता येतो मे सात एकोणीसशे शे च्या रोगाच्या भीतीने जितके लोक मरतात त्याहून फार कमी लोक रोगामुळे मरतात गुरुदेव जयंती मे आठ एकोणीशे ज्याला दैवी शक्तीचे वरदान मिळालेले असते तो अमर होतो मे नऊ एकोणीसशे शेएच्या दैवी वरदानाने अमरत्व मिळवणे ही फार मोठी गोष्ट नाही दैनंदिन जीवनातील आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे ही मोठी गोष्ट आहे मे दहा एकोणीसशे शेएच्या जो माणूस वाईट बातमीने अस्वस्थ होत नाही त्याच्यावर चांगल्या बातमीने नाचू लागणार नाही मे अकरा एकोणीशे शेएच्या सर्व काही सहन करण्याची शक्ती नसेल तर सद्भावना पांगळी आहे असे समजावे मे बारा एकोणीशे शेच्या आपण इतरांपेक्षा चांगले नाही हा विचार पूर्णपणे सत्य आहे आणि त्यात नम्रताही आहे मे तेरा एकोणीसशे शेएच्या आपली चूक कबूल करणे ही फार कठीण गोष्ट असते परंतु स्वतःला अंतर्बाह्य स्वच्छ करण्याचा याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही काल का मे चौदा एकोणीसशे शेएच्या आगगडीला शक्ती शिटी नाही तर वाफेत भरलेली शक्ती आहे मे पंधरा एकोणीसशे शे चा ईश्वर सर्वव्यापी आहे असे असेल आणि त्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव व्हावी असे आपल्याला खरोखरच वाटत असेल तर आपण आपला अहम दूर करून करता जागा करून दिली पाहिजे मे सोळा एकोणीशे जेव्हा अहम मरतो तेव्हा ईश्वर त्याची पोकळी भरून काढतो मे सतरा एकोणीसशे जो इतरांच्या दोषांच्या शोधात असतो त्याला स्वतःचे दोष दिसू शकत नाही मे अठरा एकोणीसशे शे चा एकीकडे सत्य आणि दुसरीकडे जगाचे राज्य हे मना, तू सत्याची निवड कर आणि जगाचे राज्य फेटाळून लाव मे एकोणीस एकोणीसशे शेएच्या भीती आणि स्वार्थाची गुलामगिरी ही सर्वात वाईट प्रकारची गुलामगिरी आहे मे वीस एकोणीसशे ईश्वराचे सर्व काही असेल तर आपण त्याला काय अर्पण करू शकतो मे एकवीस एकोणीसशे ईश्वर तरणहार आहे म्हणून जर आपण आजीपणा केला तर आपण अपराधी ठरू मे बावीस एकोणीसशे शेएच्या कर्जमुक्ती कृतीतून होत असते शब्दातून नाही मे तेवीस एकोणीसशे जे काही मनात असते ते लवकर म्हणावा उशिरा बाहेर येते मे चोवीस एकोणीसशे शेएच्या माणसाच्या त्रिविध दुःखावर रामनाम हाच अमोघ आहे हो मे पंचवीस एकोणीसशे जो रामनामाच्या आश्रयाला जातो व आपल्या अंतकरणात नाम प्रतिष्ठित करतो त्याला योग्य फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही मे सव्वीस एकोणीसशे शेएच्या शुद्ध विचार हे भाषणापेक्षा कितीतरी शक्तिशाली असतात मे सत्तावीस एकोणीशे शेएच्या अस्वस्थता आणि अधिरपणा या अशा व्याधी आहेत की ज्यांनी आयुष्य कमी होते मसुरी मे अठ्ठावीस एकोणीसशे शेएच्या शांती नाही आणि निर्धार नाही त्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही मतीस एकोणीसशे आपण आपल्या आदर्शाचा त्याग केला नाही तर आदर्श आपला त्याग कधीही करणार नाही मीस एकोणीशिच्या भौतिक गोष्टीत गुंतून राहण आणि आत्मसाक्षातकाराची अपेक्षा करण्यासारखे आह मक्तीस एकोणीसशि चांगल्या लोकांच्या सहवासाशिवाय आत्मा शुष्क होऊन जातो जून एक एक एकोणीशे शेच्या आपले शेजारी स्वच्छ नसतील तर आपल्या वैयक्तिक स्वच्छतेला फार कमी अर्थ असतो जून दोन एकोणीसशे शेएच्या स्वच्छतेबद्दल जे खरे आहे तेच अंतर्गत स्वच्छतेबद्दलही खरे आहे आपला शेजारी जर अंतकरणातून अस्वच्छ असेल तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणे अपरिहार्य आहे जून तीन एकोणीसशे शेएच्या शौर्यावर कोणा एकाचा अधिकार नसतो ते सुप्तपणे प्रत्येकात असते त्याची त्यांना कल्पना नसते इतकेच जून चार एकोणीसशे शेएच्या सत्य अशी गोष्ट आहे की जे सांगताना माणसाला आपले शब्द वारंवार मोजून बापून वापरावे लागतात जून पाच एकोणीसशे शेए च्या ज्ञानी पुरुषाला त्यागाने शांती मिळू शकते जून सहा एकोणीसशे आपण जर आगगाडी पकडण्याकरिता उशीर केला तर गाडी चुकते मग प्रार्थनेकरिता उशीर केला तर काय होईल जून सात एकोणीशे आपल्या मनात जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा न तर आपण वाईट विचार करू शकतो ना वाईट काम जून आठ एकोणीसशे शेएच्या माणसाचे मन जेव्हा स्वर्गीय प्रकाशाने उजळलेले असते तेव्हा मार्गातील सर्व अडथळे नाहीसे होतात नवी दिल्ली जून नऊ एकोणीसशे जीवन हे काही गुलाब पुष्पाची नाही ते काट्यांनी भरलेले आहे जून दहा एकोणीसशे मूगपणे आपले कर्तव्य पार पाडण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही जून अकरा एकोणीसशे शेए च्या ध्यानधारण करताना स्थिर चित्त असणे हे सूक्ष्म विचाराचे चिन्ह आहे आणि ध्यानामुळे विचारात शुद्धता आणि परिपक्वता येते जून बारा एकोणीसशे शेएच्या मोजबाप आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही जून तेरा एकोणीसशे रामाच्या नावावर रावणाप्रमाणे वागणाऱ्या व्यक्तीला काय म्हणावे जून चौदा एकोणीशे शेच्या जो ज्याचे काम करतो तो त्याचा सेवक असतो ज्याचा तो केवळ ओठाने जप करतो त्याचा नाही जून पंधरा एकोणीसशे शेएच्या आपण जेव्हा काही देतो तेव्हा आपल्या जे खरोखर असेल तेच दिले पाहिजे जून सोळा एकोणीसशे आपल्याला जेव्हा माहीत असते की प्रत्येकाला दोन बाजू असतात तर आपण त्याच्या केवळ उजळ बाजूकडेच पाहूया जून सतरा एकोणीसशे आसक्ती ठेवून शुद्ध काम जरी केले तरी त्यात काही डावपेच असतातच जून अठरा एकोणीसशे शेएच्या जेव्हा माणूस आपल्याला मारतो तेव्हा ईश्वर आपल्याला मदत करतो जून एकोणीस एकुनिश, एकोणीसशे शेएच्या जो माणूस रात्रीचा दिवस करतो तो अनासक्त कसा राहू शकतो जून वीस एकोणीसशे ज्याला रामनामाचे अमृत प्यायचे असेल त्याने स्वतःला वासना क्रोध आणि तशाच इतर भावनांपासून मुक्त केले पाहिजे जून एकवीस एकोणीसशे शेएच्या एखादा एक माणूस तुमच्या नात्यात जरी असला तरी त्याचे दोष लपवण्याचा प्रयत्न करू नका जून बावीस एकोणीसशे शेएच्या सर्वज्ञानात समतोल बुद्धी श्रेष्ठ आहे जून तेवीस एकोणीसशे शेएच्या अमृतात विष मिसळले तर अमृताचे सुद्धा विष होते जून चोवीस एकोणीसशे माणूस एकटा जरी पडत असेल तरी त्याने आपल्या अंतरात्म्याचा आवाज दाबायला नको जून पंचवीस एकोणीसशे शेएच्या प्रेरणेला जोपर्यंत बुद्धीचा आधार मिळत नाही तोपर्यंत ती पंगू असते जून सव्वीस एकोणीसशे शेए च्या नदीला मिळणारे श्रोत जर बंद केले तर नदी वाळून जाईल मानसाला जर त्याच्या मूळ श्रोतापासून म्हणजे ईश्वरापासून तोडण्यात आले तर तो सुद्धा शुष्क होतो जून सत्तावीस एकोणीसशे शुद्ध विचार सूक्ष्म असला तरी इतका वेगवान असतो की तो सर्वव्यापी होतो जून अठ्ठावीस एकोणीसशे शेएच्या सत्याचे अनुसरण करणाऱ्या विवेक विवेकदृष्टी असली पाहिजे वेळेचे भाण असले पाहिजे तसेच त्याने विरोधकाची बाजू पूर्णपणे समजून घेतली पाहिजे पुण्याला जाणाऱ्या आगगाडीतून जून एकोणतीस एकुन एकोणीसशे मृत्यूच्या जबड्यात माणूस विश्रांती घेत असतो तो जबडा जेव्हा बंद होतो तेव्हा तो मेला असे म्हणतात पुणे जून तीस एकोणीसशे असे असताना मौज मजा करण्याला वा अभिमानाला काय अर्थ आहे जुलै एक एकोणीसशे शेएच्या जेव्हा सत्य म्हणजे ईश्वरच आपल्याबरोबर असतो तेव्हा जग आपल्याबरोबर आहे की नाही अथवा आपण जिवंत आहो की मृत यामुळे काय फरक पडतो जुलै दोन एकोणीसशे तुम्हाला जर ईश्वरासमोर उभे राहायचे असेल तर अहंकाराचे वस्त्र उतरवून तुम्ही त्याच्यासमोर जायला पाहिजे जुलै तीन एकोणीशे आपण जर नम्र असू तर आपल्याप्रमाणे जे तपह पूत जीवन जगत नाही त्यांच्याबद्दल आपण आपल्या मनातच काय स्वप्नात सुद्धा हीन भाव ठेवणार नाही जुलै चार एकोणीसशे शेच्या ज्याला प्रत्येक गोष्ट तिच्या ठिकाणी ठेवण्याची सवय नसते तो मूर्ख असतो त्याला जेव्हा त्या गोष्टीची गरज असते तेव्हा ती शोधण्याकरता त्याला भरपूर वेळ खर्च करावा लागतो मुंबई जुलै पाच एकोणीसशे दैवी शक्ती अशी गोष्ट आहे की जिच्यासमोर काहीही टिकाव धरू शकत नाही जुलै सहा एकोणीसशे शेएच्या सर्व काही ठीक असते तेव्हा आपण ईश्वराची आठवण करतो परंतु सर्व काही अस्तव्यस्त झालेले असले तरी खरा ईश्वरभक्त ईश्वराची आठवण करत असतो जुलै सात एकोणीसशे शेएच्या स्वतःचा अहम गमावल्यानंतरच माणसाला स्वतःचा शोध लागू शकतो पुणे जुलै आठ एकोणीसशे शेच्या मूळ सोडून जो फांदीचा शोध घेतो तो भरकटत असतो जुलै नऊ एकोणीसशे शे चा रामनामाचे अमृत आत्म्याला आनंद देते आणि शारीरिक व्याधी दूर करते जुलै दहा एकोणीसशे शेच्या शरीर सोडून आत्मा जातो तेव्हा माणूस मरत नसतो तर जेव्हा तो स्वतःच्या अस्तित्वाच्या स्रोतापासून स्वतःला तोडतो तेव्हा तो मरत असतो जुलै अकरा एकोणीसशे ध्यानधारणा केल्याने आपण मंद होत नाही जुलै बारा एकोणीसशे ध्यान करणारा माणूस दृढ आणि स्पष्ट वक्ता होतो पाचगणी जुलै तेरा एकोणीसशे शेए च्या ज्याप्रमाणे थेंबा मा थेंबाने तळे भरते त्याचप्रमाणे क्षणोक्षणीच्या प्रार्थनेने आत्म्याचे पोषण होते जुलै चौदा एकोणीसशे शेएच्या माणूस एकटा काहीही नसतो परंतु जेव्हा तो ईश्वराचा होतो तेव्हा सर्व काही होतो जुलै पंधरा एकोणीसशे ईश्वर जेव्हा आपला मार्गदर्शक असतो तेव्हा आपल्याकरता काळजीचे कोणतेही कारण नसते